अध्याय एकशे शहत्तरावा शंपाक गीता युधिष्ठिर विचारतो तो अहो पितामह जे धनिक अथवा निर्धन पुरुष आपल्या आपास्त्रा अनोधाने वगुन उपजीविका करीतना को प्रकार से सुखदुख कसे प्राप्त होते भीष्मी शांतिनिष्ठ मुक्त अशा संक नामक पुरुषाने जे का ही मटले ते पुरातन इतिहासाच्या रूपाने सांगत असतात दुष्ट स्त्री आणि अन्नवस्त्राधिकांचा अभाव यांच्यामुळे क्लेश पावत असलेल्या व वैराग्याचे अवलंबन करणाऱ्या कोणा एका शंपाक नामक ब्राह्मणाने पूर्वी मला असे सांगितले की या जगात प्राणी उत्पन्न झाला की तेव्हापासूनच त्याच्यामागे नाना प्रकारची दुःखे व सुखे ही लागलेली असतात आणि दैव हे त्या दोहोपैकी कोणत्या एका मार्गावर या पुरुषास नेऊन सोडित असते सारांश सुख दुःख हे दैवाधीन आहे म्हणूनच सुखप्राप्ती झाली म्हणून आनंदही पाहू नये व दुःख उपस्थित झाले म्हणून तापही पाहू नये कामवासनादिकांचा त्याग करून व यमनियमाधिक योगांचा भार वाहून तू स्वतःच्या कल्याणाविषयी अर्थात मोक्ष प्राप्तीविषयी जो उन्मुख होत नाहीस त्याचे कारण तुझे अंतकरण तुझ्या स्वाधीन नाही हेच होय तू निष्किंचन होऊन सर्वत्र संचार करू लागलास म्हणजे तुला सुखास्वाद मिळेल निष्किंचन पुरुषाला सुखाने निद्रा येते आणि तो सुखाने जागा होतो या लोकांमध्ये निष्किंचनपणा हा सुखदायक मोक्ष मार्गाला अनुसरणारा व कल्याणकारक आणि अबाधित असा आहे खरोखर निष्किंचनत्व हा कामीजनाला दुर्लभ पण वस्तुतः प्राप्त करून घेण्याला सुलभ व निष्कंटक असा मार्ग आहे तीनही लोकांकडे जरी दृष्टी दिली तरीही सर्व प्रकारचे वैराग्य संपन्न आणि शुचिरभूत अशा निष्किंचनाच्या तोडीचे दुसरे काहीच दिसून येत नाही मी निष्किंचनता आणि राज्य या दोहाना तराजूत घालून वजन केले तेव्हा निष्किंचनता ही राज्याहूनही गुणाने अधिक असल्यामुळे वजनाला अधिक भरली निष्किंचनता आणि राज्य यामध्ये एक मोठा भेद आहे की राज्य करता पुरुष द्रव्य संपन्न असल्यामुळे तो मृत्यूच्या जबड्यात असल्याप्रमाणे सदैव उद्विग्न होऊन राहिलेला असतो आणि निर्धन पुरुषाने आशेचा द्रव्याचा आणि सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग केला असल्यामुळे त्याला अग्निही त्रास देत नाही त्याचवर कोणत्याही प्रकारचे संकट उडवत नाही व त्याला मृत्यूची अगर दरवडेखोरांचीही भीती असत नाही सदैव स्वैरपणे संचार करणाऱ्या व मोकळ्या जमिनीवर बाहू उशाशी घेऊन शयन करणाऱ्या शांतीसंपन्न पुरुषाची देव प्रशंसा करीत असतात द्रव्यसंपन्न पुरुषाच्या अंतःकरणामध्ये क्रोध आणि लोभ यांचा संचार झालेला असतो व त्यामुळेच त्याची विचारशक्तीही नष्ट होऊन गेलेली असते त्याची दृष्टी वक्र मुख म्लान आणि भिवयात चढलेल्या असून आचरण दुष्ट असते आणि तो क्रुद्ध होऊन दातोट खात कठोर भाषण करीत असतो अशा पुरुषाला सर्व पृथ्वीदान करण्याची जरी इच्छा असली तरी त्याचे दर्शन तरी घेण्याची इच्छा कोण करणार लक्ष्मीचा सहवास अतिशय घडला म्हणजे जो अनभिज्ञ मनुष्याला मोहि मोहित, मोहित करून सोडतो लक्ष्मी ही शरत्कालीन मेघाला घेऊन जाणाऱ्या वायूप्रमाणे त्याच्या विचारशक्तीला घेऊन जाते व पुढे त्याला आपल्या रूपाविषयी व द्रव्याविषयी अभिमान वाटू लागतो मी मोठ्या कोळात जन्मलो आहे मी केवळ मनुष्य नसून सिद्ध आहे असे त्याला वाटू लागते व रूप धन आणि कुलीनता याविषयीच्या अभिमान रूपी कारणाने त्याचे अंतःकरण प्रमादशील बनते आणि अंतःकरण विषयोपभोगाचे ठाई अत्यंत आसक्त होऊन त्याचे ठाई तो पितृसंपादित द्रव्याचा वय व्यय करतो व त्यामुळे हीनदशा आली म्हणजे परद्रव्याचा अपहार करणे ही योग्य आहे असे समजू लागतो याप्रमाणे तो मर्यादेचे उल्लंघन करून वाटेल त्या मार्गाने द्रव्य संपादन करू लागला म्हणजे बाणांच्या योगाने हरिणाचा निग्रह करणाऱ्या लुद्धकाप्रमाणे भूपती त्याला दंड करतात अशा रीतीने या लोकामध्ये द्रव्यसंपन्न पुरुषाला ही व शरीर स्पर्शजन्य अशी दुसरीही नाना प्रकारची दुःखे प्राप्त होतात ही दुखे अवश्य प्राप्त होणारी असल्यामुळे शरीराधिक नश्वर पदार्थ आणि पुत्रेषणादी लौकिक धर्म यांचा तिरस्कार करून ज्ञानाच्याच योगाने त्याचा प्रतिकार केला पाहिजे सर्वांचा संबंध सोडल्यावाचून वाचून सुखप्राप्ती होत नाही परब्रह्माचा लाभ होत नाही व निर्भयपणे निद्राही मिळत नाही यास्तव तू सर्वांचा त्याग कर आणि सुखी हो अे पूर्वी हस्तिनापुरा मध्य मलाकनामक ब्राह्मणा ने कथन के लिए होते, तस्मात सब, संबंध त्याग हा अत्यंत श्रेष्ठ होय अत है ओम तत्स्य